विनायका तुझा मही माकसा अष्टविनायका तुझा मही माकसा दर्शनाचा ला भघ्यावा भक्तानी असा दर्शनाचा ला भघ्यावा भक्तानी असा अष्टविनाय गणपती आहा गावचा चिंता मणी कहाणी त्याची लैल जुनी गावचा चिंतामणी कहाणी त्याची लयलाई जुनी काय सांगू आता काय सांगू व्या नवाल के सा हो थोर लेश हो पेव्या रमा बाईला अमर के वृंदावनी हो वृंदावनी जो चिंता हर तो मनात चिंतामनी भगता चा मनी पायावरी डोई तुझा मग पावर पाहावर गांजल हे नगर विष्णु नारायण गाई गणपतीचा मंत्र राकूस मेल नवाल झालं टेकावरी देऊळ आलं गणपती सव्व गणपती हो लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तिरी गणाची स्वारी तयाला गिरिजात म्हणजे हे नाव दगडा मधी कोरलाय भक्ती भाव जमती ही तर संगती राव ए, जी जी जमती हित रंक संगती राव शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी लेण्या त्रिगण पाठी आशीर्वाद केला हो जीजी आशीर्वाद केला हो जीजी आशीर्वाद केला हो जी जी, हो जी, जी। पुत्रानं पित्याला जन्माचा परसाद दिला हो जी हो परसाद दिला हो जीजी हो परसाद दिला हो जीजी किरपेन गणाच्या शोभ धावनी आला होला होला होडकात केलं खोदकाम खडकात केलं खोदकाम दगडाच मंडपी खांब दगडाच मंडपी खांब वाघ सिंह वा हातीलय मोठ दगडाच भव्य मुखवट गणेश माझा पुत्र सावा ध्यास पार्वतीचा ध्यास पार्वतीचा गिरजात मजा हातीनं बनवला पुतळा मातीचा जी जी जी जी जी रजी रजी दगड माती रूप देवाच अरे दग्गड माती रूप देवाच लेण्या द्रिजसा राया सत्व गणपती राया सात्व गणपती राया महडगावाती महशूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर साधसुद जस कौला घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या वर कळसाच्या वर गणाची पाण्यात मिळत त्यानं बांधलं तिथ देऊळ दगडी महिरप सिंहासनिहा प्रसन्न मंगल मूर्ती हो वरदानाला विनायकाची पूजा करायला येते हो जी।, जी जी गणार जीजी माझ्या जी जीजी माझ्या गणार जीजी गर्दी होई रिवस चतुर्थी ल गर्दी होई रिवस कौतुक स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख सूर्य नारायण करी कौतुक डाव्या सोंडीचे रूप साजीरे कपाळ विशाल डोळ्यात हिरे डाव्या सोंडीचे रूप साजीरे कपाळ विश्व ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा